पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण चौदावे स्वदेशी व्रत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजींनी स्वदेशी व्रतावर लिहून दिलेला हा लेख स्वदेशी व्रत हे या युगातील महाव्रत आहे जी गोष्ट आत्म्याचा धर्म आहे परंतु अज्ञानामुळे किंवा अन्य कारणाने आत्म्याला जिची जाणीव उरलेली नाही तिच्या पालनासाठी व्रत घेण्याची जरूर पडते जो जन्मताच निर्माणसारी आहे त्याला मांसाहार न करण्याची व्रत घेण्याचा प्रश्नच येत नाही मांसाबद्दल त्याला लालचं तर वाटत नाहीच उलट मांसदृष्टीस पडताच त्याला ओकारी येणार स्वदेशी हा आत्म्याचा धर्म आहे पण त्याचा विसर पडला आहे म्हणून त्याच्यासंबंधी व्रत घेण्याची आवश्यकता उत्पन्न होत आत्म्याच्या दृष्टीन स्वदेशीचा अंतिम अर्थ सर्वतरच्या बाह्य संबंधापासून संपूर्ण मुक्ती हाच होयसुद्धा आत्म्याला परदेशी आह कारण की इतर आत्मेशी ऐक्य साधण्याच्या आड देह येतो देह हा आत्म्याच्या मार्गामध्ये विघ्न रूप आहे स्वदेशी धर्म जाणणारा व पाळणारा इसम जीव जीवमात्राबरोबर ऐक्य साधण्यासाठी देहाचाही त्याग करील हा अर्थ खरा असेल तर आपल्या जवळपास असलेल्या लोकांच्या सेवेमध्ये मग्न होऊन राहणे यातच स्वदेशी धर्म आहे हे कळण्यास आपल्याला अडचण पडणार नाही अशी सेवा केल्याने दूरचे राहून जातात किंवा त्यांना नुकसान पोहोचते असा भास होण्याचा संभव आहे पण तो केवळ भासच स्वदेशीची सुद्धा सेवा केल्याने परदेशीची सुद्धा शुद्ध सेवा घडतेच जे पिंडी ते ब्रह्मांडी याच्या उलट दूरची सेवा करण्याचं मूळ धरल्यास ती तर घडत नाहीच आणि जवळच्या सेवाही राहून जाते अशा तरेने, भावाचे ही जाते आणि तेही जाते माझ्या आदारावर असणाऱ्या कुटुंबियांना अथवा गाववाल्यांना मी टाकले की त्यांची माझ्यावर जी भिस्त होती ती फसली दुसऱ्याची सेवा करायला मी सरसावलो तर त्यांची सेवा करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना त्यांचा विसर पडतो दूरच्या लोकांचे माझ्याकडून खोटे लाड होण्याचाही संभव तसे झाले की तेथील वातावरण बिघडविण्यास मी कारण होणार आणि स्वतःचा चुथडा तर अगोदरच होऊन चुकलेला आहे अशा तऱ्हेने सर्व दृष्टीने मी नुकसानालाच कारणीभूत होणार अशा तऱ्हेचे असंख्य हिशेप कल्पिता येतील व स्वदेशी धर्माची युक्तता सिद्ध करता येईल त्यावरूनच स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा हे वचन निघाले आहे त्याचा अर्थ पुढील प्रमाणे करण्यास बिल्कुल हरकत नाही स्वदेशीचे पालन करताना मृत्यू आला तरी तो बरा पण परदेशी भयानकच आहे स्वधर्म म्हणजे स्वदेशी घोटाळा होतो तो स्वदेशीचा अर्थ न समजल्यामुळेच कुटुंबांविषयी मोह ठेऊन मी त्यांचे लाड करावे त्यांच्यासाठी धन जोरावे इतर खोटे नाटे करावे हे स्वदेशी नव्हे मी फक्त त्यांच्या बाबतीतला आपला धर्म पाळावायचा आहे तो धर्म शोधित व पाळीत असता मला सर्व धर्म सापडून जातो स्वधर्माच्या पालनाने परधर्मियांना किंवा परधर्माला हानी पोचतच नाही पोचता कामाच नाही इतरांचे हानी होत असेल तर आपण कल्पलेला धर्म स्वधर्म नव्हे तो स्वाभिमान आहे अर्थात त्याच जे आहे स्वदेशीचे पालन करताना कुटुंबाची होळीही करावी लागेल पण तसे करावे लागले तरी त्यामध्येही कुटुंबाची सेवाच असली पाहिजे ज्याप्रमाणे स्वतःच्या स्वार्थावर पाणी सोडल्याने आपण स्वतःचे संरक्षण करीत असतो त्याचप्रमाणे कुटुंबावर पाणी सोडल्याने कुटुंबाचे रक्षणच करू असंही होण्याचा संभव आहे समजा की माझ्या गावात पतकीची साथ पसरली आह या साथीच्या तडाक्यात सापडलेल्या लोकांच्या शुश्रुषेला मी स्वतः लागलो व पत्नी मुलगी मुली यांनाही लावले आणि समजा की आम्ही सर्वजण त्या साथीत सापडून मृत्यूवय झालो यात मी कुटुंबाचा संहार कला नसून त्याची सेवाच बजावली आहे स्वदेशीमध स्वार्थ नाही किंवा असलाच तर तो शुद्ध स्वार्थ आहे शुद्ध स्वार्थ म्हणजे परमार्थ शुद्ध स्वदेशी म्हणजे परमार्थाची पराकाष्ठा मी या विचारपद्धतीचा आश्रय घेऊन चाललो असता खादीमध्ये मला सामाजिक शुद्ध स्वदेशी धर्म दिसून आला सर्वांना कळेल ज्याचे पालन या युगात या देशात सर्वांनाच अत्यंत आवश्यक आहे असा कोणता स्वदेशी धर्म असू शकेल ज्याच्या अल्प आचरणानेही हिंदुस्थानाच्या कोट्यावधी लोकांचे रक्षण होऊ शकेल असा स्वदेशी धर्म कोणता या प्रश्नाचे उत्तर शोधत असता खादी व हाती लागला या धर्माच्या पालनाने परदेशी गिरणीवाऱ्यांचे नुकसान होते असे कोणी समजू नय सोराला त्याने चोरलेले सामान परत द्यावे लागले किंवा त्याच्या चोरीमध्ये अडथळा आणला तर त्यात त्याचे नुकसान नाही हितच आहे शेजाचा इसम दारू पिण्याचा किंवा अफू खाण्याचा बंद झाला तर त्यामध्ये गुत्तेदाराचे किंवा अफूच्या दुकानदाराचे नुकसान नाही हितच आह अयोग्य मार्गाने जे कोणी अर्थ असतील त्यांच्या त्या अनर्थाचा नाश झाल्यास त्याचे व जगाचे हितच आहे परंतु चरख्यावर कसे वसे सूत काढले खादी वापरली व इतरांनाही वापरायला लावली की झाले स्वदेशी धर्माचे पूर्ण पालन असे मानून जे बसून राहतात ते महामोहामध्ये बुडालेले आहेत असे समझावे, खादी ही सामाजिक स्वदेशीची पहिली पायरी आहे ती स्वदेशी धर्माची परसीमा नव्हे असेही पाहिले आहेत की जे बाकीच्या सर्व जिंचा परदेशी आणून भरीत असतात त्यांच्याकडून स्वदेशीचे पालन घडत नाही ते चालू प्रवाहात वहावत चाललेले आहे तितकेच स्वदेशी व्रताचे पालन करणारा इसम नित्य आपल्या सभोवार नजर फिरवित राहील आणि जेथे जेथे शेजाऱ्यांची सेवा करण्याची संधी दिसेल म्हणजे स्वतःला आवश्यक असलेला माल त्याच्या हातून तयार झालेला मिळण्यासारखा असेल तेथे इतर टाकून तो तसलाच माल घेईल मग स्वदेशी वस्तूप्रथम महाग वा गुणाने उतरली असली तरी चिंता नाही त्यांच्या सुधारणा करण्याचा किंवा करून घेण्याचा प्रयत्न व्रतधाराने करावा त्रासून स्वदेशी खराब म्हणून परदेशी वापरू लागो नये पण ज्याला स्वदेशी धर्म कळतो तो स्वतःच्या विहिरीत बुडूनही मरणार नाही जी वस्तू स्वदेशी बनत नाही किंवा महाकष्टानेच बनविता येते ती कोणी परदेशाच्या द्वेषाखातर स्वतःच्या देशात बनण्याच्या मागे लागला तर तो स्वदेशी धर्म स्वदेशी धर्माचे आचरण करणारा परदेशीचा द्वेष कधी करणारच नाही म्हणजेच पूर्ण स्वदेशीमध्ये कोणाचा द्वेष नसतो हा संकुचित धर्म हा प्रेमातून अहिंसेतून उत्पन्न झालेला सुंदर धर्म आहे